पुस्तक भारत कन्या कल्पना चावला मूळ लेखक पंकज किशोर अनुवाद डॉक्टर कमलेश मेटकर वाचक विद्या पाटील प्रकरण सातवे भेटे जीवन साथी तिजला कल्पनाचे पहिले प्रेम हे विमान चालविणे होते ती एकदा म्हणाली मला विमान आवडतात तसे पाहिले तर विमान चालविणे म्हणजे एक मोठे आव्हान आहे पण माझ्यासाठी ती निव्वळ मजा आहे यातून एवढा आनंद मिळतो की मी तहान भूक विसरून जाते तिला वाटेल तसे विमान चालविण्यात खूप मोज वाटे विमानाला अचानक वर खाली किंवा आजूबाजूला वळवून ती मित्रमैत्रिणींची भंभेरी उडवत अस उडणारी विमाने तिच्यासाठी एक आकर्षण होते विमानाने जणू तिला भुरहळ पाडली होती एकदा शाळेत असताना तिला तिच्या महत्वाकांक्षेबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की मला एरोस्पेस इंजिनियर व्हायचे आह तिचे तीन व्यक्ती आदर्श होते एक म्हणजे पॅटी बॅग जी तीन वेळा युएस नॅशनल एरोबॉटिकची चॅम्पियन ठरली दुसरे पीटर मॅथर्सन आणि तिसरे म्हणजे टाटा ग्रुपचे सर्वे सर्वा स्वर्गीय जी आर टाटा त्या तिघांच्या व्यक्तिमत्वाने ती भारली होती ती आपल्या शाळेच्या शिक्षकांना सुद्धा तिच्या जडणघडणीचे श्रेय देते ती म्हणाली जे लोक काही करण्यासाठी आपले सर्वस्व लावतात अशांना प्रेरणास्थानी मानणे हे माझ्यासाठी साहजिकच आहे सुरुवात सहजीवनाची कल्पनाची अर्लिंग्टन येथील सहा फूट उंचवर रुंद खांदे असणाऱ्या तरुणाशी ओळख झाली तो तरुण म्हणजे जीन पियर्स हॅरिसन नंतर ते दोघे विवाहबद्ध झाले तो तिच्या घरापासून जवळच्या अंतरावर राहत असे तो जन्माने फ्रेंच असून त्याने अमेरिकेचे नागरिकत्व पत्करले होते तो जेपी या नावाने प्रसिद्ध होता तो स्थानिक फ्लाईंग क्लबमध्ये फ्लाइंग क्लब इन्स्ट्रक्टर म्हणून काम करीत असे कल्पनाचे पहिले प्रेम भीमान भी याने जे जाने जेपीच्या स्वरूपात दुसऱ्या प्रेमाची जाणीव करून दिली त्या दोघांची मैत्री घट्ट होत गेली त्यांचे बरेच छंद सारखे होते जसे की पुस्तक वाचणे संगीता ऐकणे डोंगर चढणे इत्यादी एक वर्षांच्या कालावधीत तिला जाणवले की जेपीमध्ये त्या सर्व गोष्टी आहेत ज्या एका नवऱ्यात असायला हव्यात तिच्या घरचा मंडळींचा या लग्नालापूर्वी विरोध होता त्याला न जुमानता ती एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये जेपीसोबत विवाहबद्ध झाली कल्पनाने आपल्या मूळ नावाला न ना बदलता त्याला संक्षिप्त रुप दिले ते म्हणजे केसी त्यामुळे तिचे परदेशी मित्रमैत्रिणी त्यांना तिचे नाव उच्चारण्यास कठीत जात असे त्यांची सोय झाली नाळ भारताशी कल्पनाने युएसएचे नागरिकत्व स्वीकारले पण भारतीय संस्कृतीचा तिला कधी विसर पडला नाही तिने भरतनाट्यम नृत्याचा अभ्यास केला आणि भारतीय संगीताच्या बैठकीनं हजेरी लावली युएसमधील भारतीय लोकांचा तिला चांगला संपर्क होता तिला तेथील भारतीय रेस्टॉरंट आवडत असत तिने भरतनाट्यम नृत्य पुष्कळ वेळा सादर केले विशेष करून नवऱ्यासाठी तिने बिर्याणी सारख्या बऱ्याच भारतीय पाककृती शिकली वाटचाल स्वप्नाकडे एकोणीशे मध्ये तिने टेक्सास विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली नंतर तिने प्रोफेसर डॉन विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोडो या विद्यापीठात पीएचडीचा अभ्यास सुरू केला तिचा पीएचडीचा विषय एरोस्पेसशी निगडीत होता तिने प्रयोगशाळेत विविध विमानांच्या नमुन्यानुसार कॉम्प्युटरवर अभ्यास करण्याचा उपक्रम सुरू केला विमान चालविण्याची तिची मानसिक तयारी पूर्ण झाली होती यामध्ये जेपीचा तिला खूप आधार होता जेपीने स्वतः तिला स्थानिक फ्लाईंग क्लबमध्ये विमान कसे चालवावे हे शिकविण्यास सुरुवात केली ते नेहमीच दोघे एकत्र ग्लायडर किंवा विमानात व्यवहार विमा करीत असत मध्यावधीत कल्पनेने फ्लाईंग इन्स्ट्रक्टर होण्यासाठी एकेरी आणि अनेक इंजिन असणारी विमाने तसेच एकेरी इंजिन असलेल्या सिप्लेनचे बरेच परवाने मिळविले त्यानंतर स्थानिक फ्लाईंग क्लबमध्ये विमान सर्विण्याचे मार्गदर्शन करून पैसा कमविला विमानात बसण्याचा ती पुरेपूर -फुर आनंद घेत होती कारण एकेकाळी तरुण मुलींना विमानात बसणे जोखमीचे असते म्हणून तिच्या वड्यांनी तिला विमानात बसू दिले नव्हते आता तिला एका गोष्टीची जाणीव झाली की तिला विमान निर्मितीचा आराखडा बनवायचा असेल तर विमान सर्विण्याचा अनुभवही जरुरी असतो जेव्हा ती भारतात आली तिने फशमोत हे विमान पाहिले होते ते विमान जेआरडी टाटांनी स्वतः कराची ते व्मई चालवत आणले होते ते एका माणसाला बसता येईल असे विमान होते ती जेव्हा एरो क्लब ऑफ इंडिया दिल्ली येथे दोन आठवड्यांसाठी गेली होती तेव्हा त्यांनी विमान पाहिले पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजच्या ट्रेनिंगचा एक भाग म्हणून नेमके याच वेळी तिच्या भावी जीवनासाठी तिला ती प्रेरणा मिळाली जेपीच्या सहकार्याने तिचे विमान चळांचे स्वप्न पूर्ण व्हायला लागले होते पण अंतरावीर होण्याची तिची जबर इच्छा तिला स्वस्त बसू देत नव्हती अगदी बालपणापासून तिला अंतराळ प्रवास करण्याची इच्छा होती ती चंदीगड टेक्सास व कोलोराडो येथील तिच्या हॉस्टेलच्या रुपमध्ये भिंतीवर अंतरावीर अंतराविमाने आणि अवकाशाची छायाचित्रे लावित असे जे पी आणि कल्पना यांनी एक छोटे विमान विकत घेतले त नेहमी डोंगर नद्या जंगल अशा सुंदर भूप्रदेशाने नटलेल्या कोलोरडोच्या वरून विमान चालवत असत त्यांना धाडसी जीवनाची आवड होती शनिवार व रविवारच्या सुटीत त्यांचा धाडसी स्वभाव त्यांना हिच हायकिंग आणि स्कुबा डायव्हिंगसाठी प्रवृत्त करीत असे तिला एका गोष्टीची जाणीव झाली की अंतराळी व्हायची असेल तर काही गुण अंगी बनवावे फार जरुरी असते ते म्हणजे न थकता काम करणे धैर्य आणि यश मिळवण्याची तीव्र इच्छा